वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग त्रेचाळीसावा सौष्ठवयुक्त श्रोणी भाग असलेली सीता फुले तोडीत असताना पाठीच्या दोन्ही बाजू सोनेरी आणि रुपेरी वर्णाने शोभणारा त्या मृगाला पाहून अतिशय आनंदित झाली आणि त्या अव्यंग शरीरात शुद्ध सुवर्णवर्णाच्या सीतेने पतीला आणि आयुधासह असणाऱ्या लक्ष्मणाला मोठ्याने हाक दिले आरे लक्ष्मणासह लवकर लवकर इकडे आ अशा हाका मारीत मारीत ती त्या मृगाकडे निरखून पाहत होती वैदेहीच्या हाका ऐकून ते दोघे नरव्याघ्र राम लक्ष्मण तिकडे पाहू लागले तेव्हा त्यानंही तो हरीन पण लक्ष्मणाला त्याच्याविषयी संशयला आणि तो म्हणाला तोच तो मारीच राक्षस मृग होऊन आला आहे असे मला वाटते आनंदाने मृगया करण्याकरता फिरणाऱ्या राजांना रामा या पाप्याने पाप रूप घेऊन फसवून ठार मारले माया जाणणाऱ्याच हे घेतलेले माया मृगाचे रूप आहे हे नरश्रेष्ठा तो चमक दाखवणार आहे पण गंधर्वपुरासारखे अशा प्रकारचा यात मुळीच संशय नाही असे बोलणाऱ्या काकू लक्ष्मणाचे म्हणणे प्रसन्नतेने स्मित करून खोडून काढी कपटी मृगाने मन हरण करून घेतल्यामुळे हर्षित झालेली सीता म्हणाली आरे हा मृग सुंदर आहे माझे मन हरण करीत आहे महाबाहो त्याला घेऊन या आपल्याला तो खेळायला होईल या आपल्या आश्रम परिसरात पुष्कळ छान दिसणारे हरिण चमर आणि सांबर मिळून फिरताना आश्वरे ठिपक्या ठिपक्यांच्या काळविटांचे कळप वानर किन्नर रूपाने श्रेष्ठ बलवान असलेले विहार करतात पण राजन चपळपणात गरीबपणा आणि चमकदारपणात जसा हा मृग श्रेष्ठ आहे तसा दुसरा मृग पूर्वी मी कधी पाहिला नाही नानाजेदार दिसे हो सारे झळा हा अद्भुत नाना वर्ण अंगावर असलेला मृग माझे हृदय जण ओढून घेत आहे हा जिवंत ठेवून जर तुमच्या हाती लागत असेल तर ती एक विलक्षण वस्तू म्हणून होईल आश्चर्य उतरून आश्चर्य उत्पन्न करेल आपला वनवास संपला आणि आपण पुन्हा आपल्या राज्यात गेलो म्हणजे अंतपुरात हा मृग एक भूषण होऊन राहील अरे पुत्र भरत आणि माझ्या सासवा यांना प्रभो या मृगाचे रूप पाहून विस्मय वाटेल हा उत्कृष्ट मृग जिवंतपणी जर तुमच्या हाती लागण्याजोगा नसेल तर नरश्रेष्ठा याचे या कातड़े तरी निदान सुंदर होईल या प्राण्याला मारल्यावर त्याच्या सोनेरी कातड्यावर कोवळ्या गवताची चटयंत्र बसेल हा माझा विचार भोगवृत्तीचा भयानक आणि स्त्रियांना साजरा आहे खरा पण या सोनेरी केसांच्या उगवत्या सूर्याच्या वर्णाच्या आणि नक्षत्रे पसरलेल्या आकाशमार्गासारख्या दिसणाऱ्या मृगामुळे रामाचे मन सुद्धा आश्चर्यचकित झाले होते त्यात सीतेचे सांगणे ऐकून आणि तो अद्भुत मृग पाहून त्याच्या रूपाने लुप्झगून तसेच सीतेने आग्रह केल्यामुळे राम हर्षयुक्त मनाने भ्रात्या लक्ष्मणा वाटते कि हा मृगात किंवा चैत्ररथ वनात सुद्धा असणार नाही मग लक्ष्मणा पृथ्वीवर याच्यासारखा मृग कुठून असणार या मृगाच्या अंगावरच्या उलटे आणि सुलटे असलेल्या केसांच्या रांगा सुंदर आहेत मजेदार सोनेरी ठिपक्यांनी त्या त्या या मृगाच्या आश्रयाने शोभत आहेत जांभई देताना याच्या मुखातून बाहेर पडणारी जीव अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे कशी लढल ते पहा जणू मेघातून बाहेर पडणारी वीजच पाचूच्या चषकासारखे याचे मुख शिंपल्यातल्या मोत्याच्या तेजाचे याचे पोट यांचे वर्णनच करता येत नाही असा मृग कोणाचे बरे मन हरण करून घेणार नाही सुवर्णकांतीचे नाना रत्नाने युक्त आणि दिव्या असे रूप पाहून मनाला आश्चर्य आश्चर्य नाही वाटणार लक्ष्मणा धनुर्धरी राजे खेळ म्हणून आणि मांसाच्याही इच्छेने महावनात मृगया करताना हरिणे मारतात महावनात मोठ्या प्रयासाने मूल्यवान वस्तूंचा आणि हिरे रत्ने सोने अशा नाना धातूंचा शोध घेतला जातो आपल्या संग्रहाची वाढ करणारे ध्वन प्राप्त करणे हेच माणसांच्या पराक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असते लक्ष्मणा मनाने या सर्वांचा विचार केला गेलाय जसा शुक्राने केला आहे भल्या लक्ष्मणा जे संपादनाचा हेतु धरून इच्छुक विचार न करता करायला जातो त्याला शहाणे अर्थशास्त्रज्ञ अर्थ असे अर्थ म्हणतात या मृगरत्नाच्या बहुमूल सुवर्णमय कातड्यावर सुंदर वैदेही आणि मी दोघे दोघे बसू कदली प्रियक प्रवेणी आणि आविक जातीच्या हरिणाचे कातडे स्पर्शालयाच्या कातड्याशी बरोबरी करील असे मला नाही वाटत आकाशात फिरणारा तो दिव्य मृग म्रु। मृग म्रु। तोच हा कांतिमान मृग आहे हे दोन्ही मृग म्हणजे तामृग आणि हा पृथ्वीवरचा मृग दिव्यच आहेत लक्ष्मणा तू म्हणतोस त्याप्रमाणे हा जर असला तर ही राक्षसाची माया म्हणून सुद्धा त्याचा वध मला करणे अवश्य आहे याच क्रूर स्वेच्छाचारी मारीच्याने पूर्वी वनात फिरत असताना मुनी श्रेष्ठांना मारले याने अनेक मोठे धनुर्धर योद्धे राजे एकदम उठाव करून मारले म्हणून या मृगाला मारणे उचित आहे पूर्वी येथे वातापी हा तपस्व्यांवर आक्रमण करून त्यांच्या उदरात जाऊन खेचरी जशी स्वतःच्या गर्भानेच मारली जाते तसा त्याने मारीत असे त्याने पुष्कळ काळाने एकदा तेजाने युक्त असलेल्या महामुनी अगच्छ्यांवर चढाई केली आणि त्यांचा तो भक्ष पुन्हा जीवंत होऊन त्यांना पूर्वी मारलेल्या मुनीप्रमाणेच करण्याचा त्याचा विचार पाहून भगवान अगच्छ किंचित हसून वातापीला म्हणाले वातापे तू द्विजा श्रेष्ठांना लेखून, आपल्या शक्तीने जीव लोकात त्यांना मारलेस म्हणून तू आता पचनी पडलायस म्हणून लक्ष्मणा त्या वातापीप्रमाणेच हा राक्षस माझ्यासारख्या धर्मनिष्ठाने जितेंद्रिय माणसाला कमी लेखीत असेल तर तोही जगता कामा नये वातापी जसा अगच्छ्यांकडून मारला गेला तसा हाही माझ्याकडे आल्यावर मारलाच जाणार तु आता सज्ज रहा आणि स्वतःच्या हालचालीवर बंधन ठेवून मैथिलीचे रक्षण कर रघुनंदना आपल्याला जे काही करायचंय ते हिच्यावर अवलंबून आहे मी, मी या मृगाला मारेन किंवा पकडून आणेन तेव्हा लक्ष्मणा मी मृगाला आणण्याकरता धावत जातो पहा वैद्य हिची मृगाच्या कातड्यावर इच्छा केली या कातड्यामुळेच हा मृग आता जिवंत राहणार नाही तू सीतेसह आश्रमातच दक्षतेने राहावीस अनुकूल असणारा अति बलवान आणि बुद्धिमान पक्षी जटायू लक्ष्मणा तुझ्या सहाय्याला आहे क्षण क्षणे सर्वत्र सावध राहून मैथिलीला आधार देत दक्ष रहा अरण्यकांडाचा त्रेचाळीसावा सर्ग